तरी श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, तरी झड़ो वहलानी ये भक्ति के वाटे लाग। ज्या पाविसी अव्यंग निजधाम अपन अंग झटकून या दुख बंदवी अशा संसार संसार बाष है दत्कुन पुनः बोलतो संसार संसारत बाहर पड़ा जी ही युक्ति है एक वर्म है कस जैसे जळी न शिंपे पद्मपत्र किंवा खेळया म्हणजे काही अभंग आहेत त्या अभंगातन खेळाच्या रूपकातन सांगता येईल खेळ खेळे परी डाई न सापडे तो एक खेळया खाणारे खेळ खेळून या निराळाची राही या विषयाची घाईले आता परमार्थामध्ये काही अध्यात्मशास्त्रात नवीन नवीन शब्द आणि येऊ लागले त्याच्यामध्ये एक आणि मनाच अमनीकरण हा एक सध्याचा परवलीचा शब्द आहे तसच अगदी त्याच धर्तीचा न करूना आकारते पण नाही करून आकारते पण कुरवन संसारात राहून संसारात बाहेर पडायच कस ज्ञानोवाला सांगतात त्यांच्या शब्द संसार संसाराचे गाठी संसार संसाराच्या गाठीशी आणि बांधला मग परिणाम काय होतो जिरो जायचे कोटी नित्यानंदाच्या नित्यानंद जो आहे त्या नित्यानंदामध्ये त्यांनी संसार संसाराच्या गाठीशी बांधलाय तो या नित्यानंदामध्ये मुरून जातो असा एक वेगळ्या संदर्भात पण हेच प्रमेय प्रमेयकच आहे असा का आणि निघाला आणि वाटेला लागला ती वाट किती काळ चालावी लागणार आहे तर त्याच काही निश्चित वर्ष महिने दिवस घटका पळ याच्यात उत्तर देता येत नाही मोहमरित्या भगवंतानाही म्हणावं लागलंय बहुनाम जन्मनामते ज्ञानवानमाम प्रकूद किंवा गीता एक ठिकाणी सांगते अनेक जन्म संसिद्धी तथा या परांगती आणि या भगवत वचनाचा जनानुभव आहे असे आमचे संत महात्मे हेच सांगतात मागे बहुता जन्मी करिता एका जन्मत नहीं मैं जन्म कर दीर्घ प्रदीर्घ काल है साध पुण्त न मुंबईला सका जात जता माणसं तोंड उघडल्याशिवाय राहत नाहीत सद्गमत म्हणून सांगतो एकदा निघाल होतो असा माझ्या समोर एक पारशी बंधू त्यांचं कुटुंब होत पुणे स्टेशन पासन दादर पर्यंत त्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाच आणि खाद्य पेयाच बिल पासष्ट पासष्ट रुपये झालं किती काळ लागतो तर ही तर दीर्घ वा, प्रदीर्घ वाटचाल आहे ही वाटचाल करत असताना आपल्याजवळ जुना शब्द आहे आता कळणं कठीण आहे भूक लाडू तहान लाडू काहीतरी आपल्याजवळ पाहिजे ही भक्तीची वाट जी आहे या भक्तीच्या वाटेनी पावला पुढे पाहून टाकत असताना भूक लाडू तहान लाडू कोणचे हवे तर ते राघवदास नको रव्या नकोत मुगाचे नकोत मोतीचुराचे नको कोणतेही नकोत, नकोत। तिथ भावाचे लागू पाहिजे भाव पाहिजे पा मराठीत एक वाकप्रचार आहे मनी नाही भाव आणि देवा मला पाव म्हणजे बेकरीतला नव्हे काय शब्दच कळत नाही तो आणि करतात ते विपरीत अर्थाने करतात आणि विपरीत अर्थाने वापरतात भाव म्हणजे प्राप्त होणे राहू नका आपण सांगतो ज्ञानेश्वरी मध्ये दोन तीन ठिकाणी ओबीच्या अखेरीला पाव ती गा असे आणि शब्द आले पण ज्यांना संप्रदाय कळत नाही संप्रदाय म्हणजे काय शब्दाचा अर्थ करण्याची रीती कोर्टात शब्दाचा अर्थ करण्याची रीती वेगळी पाठशाळेमध्ये शब्दाचा अर्थ करण्याची रीती वेगळी लौकिकामध्ये शब्दाचा अर्थ करण्याची रीती वेगळी त्याला शास्त्रीय भाषेमध्ये व्यंजना म्हणतात असं काही शब्द लक्षात नाही झालं तरी चालेल अर्थ विसरू नका शब्दाचा अर्थ करण्याची त्या क्षेत्रातली पद्धत रीती म्हणजे संप्रदाय ज्ञानेश्वरी सांगायची तर नुसती विद्वत्ता असून उपयोग नाही त्याच्या मागे संप्रदायाच पाठबळ पाहिजे पावसी गा या विसाव्या शतकात आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले बंदारुपाया खणखणीत नाणं असे संत श्रेष्ठ स्वामी स्वरूपानंद पण त्यांचे जे अनुयायी आहेत ना त्यांना मानणारी जी माणसं आहेत ना ती पावस ही गा याचा अर्थ पावसगाव आणि स्वरूपानंद त्यांच्याशी जोडतात काही संबंध नाही पावस हिरा म्हणजे प्राप्त होशील अर्जुना तुला प्राप्त होईल असा अर्थ आहे पावच शब्द ज्ञानोबा यांच्या डोक्यात नाही गावचं नाव नाही तस पाव म्हणजे बेकरीतला नव्हे प्राप्त होणे आणि मग हे भाव हावची कारण भावची कारण भाविका हे वर्म सापडले निके भाव हरिपाठात ज्ञान वर्ण भावे विण भक्ती भक्तीविण मुक्ती बरे विण शक्ती बोलू नये कैसेन दैवत प्रसन्न त्वरित त्वरे भाव पाहिजे भाव पाहिजे आणि देवाला जर कशाची भूक असेल आणि ती भू काय नाही देवाला ही ज्याची टंचाई असेल तुम्ही आम्हीच टंचाईग्रस्त आहोत असं नाही भगवंताला सुद्धा लक्ष्मीनाथ असून वैकुंठाधिपती असून तो ही टंचाईग्रस्त आहे त्याला शुद्ध भावाची अत्यंत टंचाई आहे भावाच नाटक करणारी अनेक मंडळी भावाच प्रदर्शन करणारीही काही कमी नाही भावाच भांडवल करणाऱ्या नाही काही तोटा नाही भाव असण वेगळं आणि भावाचं प्रदर्शन भांडवल करणं वेगळं शुद्ध भाव आणि ज्याच्या अंतकरणामध्ये हा शुद्ध भाव आहे तुकोब खात्रीपूर्वक आमचे सांगतायत शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला देव लांब नाही दूर नाही देव कुठे त्याच्या देव जवळी अरे जवळ म्हणलं तरी काही अंतर आहे ना जवळ नाही पुढे अनुशब्द वापरला नुसता जवळी नाही आंतरी तो जवळ आहे जवळ आहे आंतरी आहे म्हणून संतांनी त्याचं वर्णन करत असताना त्याला जीवलग असं म्हणलेलं आहे जीवलग जीवाला लागून असणारा आपली उपदिश सांगतात ना द्वासुपर्णा सयुजा सखाया ज्ञानेश्वर महाराज बोलतात ना जीव परमात्मा दोन्ही बसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती लांब का भगवान सांगतो ईश्वर सर्वताना वृद्धेशेष न ब्रामयन सर्वूतानी यंत्रार माया अ भाव शुद्ध भाव आणि हा शुद्ध भाव जो आहे हा भाव म्हणजेच भक्ती आहे भक्तीतनं भाव वदा केला काही उरणार नाही ना भगवान आपल्या मुखाने कगुली जबाब देत ना आम्ही भावाचे पाहुणे भल ते आहो भलत या म्हणजे आधी आम्हाला अत्यंत प्रिय आहे अ त्याच आणि भगवंतांच्या या हो। म्हणण्याला पुष्टी आली म्हणून ज्ञानवर आहे नी याच्या श्लोकावरच्या व्याख्यानाचा मागचा जो श्लोक आहे ना त्याच्या भाष्यामध्ये त्यांनी लिहिलाय अर्जुना माई आपण सौरसू नाही मी उपचारे कवनाही नाकळे आणि या ओळीच्या नंतर मग पत्रम पुष्पम हा श्लोक मागणीच त्याच्यावरच व्याख्यान आहे वर करणे पाहता तुम्ही म्हणाल आहोत या श्लोकामध्ये खूपचार सांगितलेत पत्र पुष्प फल तोय हो आणि ज्ञानवार अवतार पांडुरंग ते म्हणतायत मी उपचारे कवनाही नाकळे गा मग हे छेदणार आणि प्रमेय नाही का नाही छेदणार नाही एकमेकाचा अन्वय करणार प्रमेय उपचार काय कमी आहे लक्ष्मीनाथ आहे काय देणार आपण त्याला ते, ते सुद्धा आम्ही त्याला द्यायला तयार नाही इथं आमचं काय आहे ते आम्ही त्याला द्यावं अठराव्या द्या तमेव शरण गच्छ या श्लोकावर व्याख्यान करत असताना आपल्याला ज्ञानबाला की ज्या ज्ञानबालांच कार्य देवाचे मनोगत जे आहे ते मूर्तपणे सांगणं हे मावलीच कार्य आहे ते त्यांचं योगदान आहे त्यासाठी आणि हा वागविलास विस्तार आहे सर्व भावेन भारत हा त्या सर्व या शब्दाचा उलगडा त्यांनी पुढच्या ओळीत केलाय तया अहम वाचा चित्र अंग देव्या शरण रिग पुढचा दृष्ट्यांचा आपण काल विचार घेतलाय अनन्यतेच्या बाबतीत पुन्हा मागे जात नाही महोदधी का गांग रिगाले जायचे आम्ही देऊ नाही असं नाही वाचा देऊ चित्त देऊ अंग देऊ वाचा द्यायची जी म्हणजे जिव्हा कापून ठेवायची नाही गुरुचरामध्ये या द्विजपुत्राने आणि भुवनेश्वरीच्या समोर तसं नाही करायचं मग वाचा द्यायची म्हणजे बोलावा विठ्ठ हरिमुखे म्हणा हरि बोला हरि बोला वाचे भगवंताचं नाम भगवंताच्या दिला भगवंताचे गुण भगवंताची चरित्र भगवंताच्या अवतार कथा या वाचेनी आणि गाणं म्हणजे त्याला वाचा दिलं आणि हे सगळं सुद्धा गुणगान जे आहेत चरित्र आहेत लिहिला आहेत अवतार आहेत हे कस भावे गावे गीत शुद्ध करो नि ते गायचंय भावयुक्तांत करणाने गाणं जय जयवंती सारखा राव आहे तबल्याची साथ उत्तम आहे संवादिनीची साथ अतिशय उत्तम आहे सारंगी वारे उत्तम आहे सगळं उत्तम आहे पण भाव नाहीये काय उपयोग भावे गावे भावाने चित्त आपण चित्ताचाही विचार केला चित्ते मी हारे भगवंतानी आपल्याला जी जी सामुग्री दिली आहे जी जी आचार दिली आहेत ना ती सगळी सामुग्री कोणती तुकवाला यांचा नाट वाचा दिय हात पाय कान त्यांनी आपल्याला दिली आहे कशासाठी दिली मालिका पाहण्यासाठी नाही डोळे मुख बोगा या वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपणे भवरोग हा जो भवरोग आपल्याला झालेला आहे जीवत्व जसा हा जो काही रोग आहे तो, तो जशा योगानी आणि नाहीसा होतो आणि भगवत रूपता प्राप्त होते यासाठी ही साधन आहेत ती द्यायची आम्ही सगळं पण अहम मा पहिलं काय द्यायला सांगितलं असेल तर म्हणले वाचा चित्तांग अकुड आगी आहम द्या आम्ही तोच न देता बाकी सगळं देतो आणि त्याला तर अहम खपत नाही एक परंपरेनी एक आणि कथा सांगितली जाती कुठं त्याला ग्रंथाधार नाहीये पण तात्पर्य त्या तू छान आहे म्हणून सांगतो अवज्या गोकुळामध्ये त्या रजांगणा ज्या आहेत ना त्यापैकी एका गोपीच्या घरी हा बालकृष्ण आपण होऊन आला म्हणजे बोलून यायची पंचायती हा आपण होऊन आला तिच्या अंतकरणाच आनंद मावे ना हो आनंद न समाजे मे अशी तिची अवस्था निवळी कृष्णा कस कस तू आलास तो आलो मला भूक लागली म्हणून आलो हो बस पाक सिद्धी आहे बस तिने मोठा पाठ घातला सुंदर आंघोळी काढली आणि पात्रामध्ये जे काही केलं होतं वाजे हा पुरे म्हणेना पोट भरलं म्हणेना सगळा जेवढा काही सिद्ध झाला होता तेवढा सगळा वाढला काही उठण्याची चिन्ह नाही मग घरात फळाचे जिन्नस होते ते वाढले तरी काही नाही फळ फळा होती वाढली तिने कृष्णा अरे माझ सत्व पाहायला आलंस का आता तुला वाढण्यासारखं घरात काही नाही तू म्हणलं तसं नाही आहे पण तू वाढायला तयार नाही अरे असं हत्त राखूनच आणि वाढणारी नाही मी पहिकरी करून जेवायला गेलो चांगले त्या सुग्र नव्हत्या मावशी जेवणारी माणसं चांगली होती मला अंदाज होता मी म्हणले बघा ताई मी जेवणारी माणसं अशी नाका ओठावर उठ जेवणारी नाहीत बर वक्कम जेवणारी तुम्हाला आणि राहील का नाही पंचित आहे थोड ठेवा बाजूला ते म्हणजे ते सांगायला नको काढूनच ठेवू शुक्रांगी आणि रसज्ञ आणि जेवणारे अरे नाही बाबा आहे मला तरी कळत नाही तू सांग जास्त आपल्याला लांबवायचं नाही तो म्हणला आहे तुझ्या जवळ आहे अरे सांग ना मला कळत नाही तू सांग तू म्हणला सगळं वाढलोस मी नाकारत नाही इतकं सगळं खाल्लंय नाही तसं पण तुझा अहंकार नाही वाढला तो वाढ आणि भगवंतानी एवढं दिग्दर्शन करता क्षणी तिने आपला अहम समर्पित केलाय निळवराने गौरणीतनं वर्णन केलंय काय आईसा फुकारू हा नंदाचा आईबा हा नंद बाहे दु गोपी दुसऱ्या दिवशी आपल्या सथीना काल घडलेला इतिहास सांगते असं निळवारांच्या त्या अभंगातली आणि ती संकल्पना आहे काय सांगतेय ती काय सांगितलीय माझी मी पणाचा करो मी फराल माझ्यातला आपल्या सगळ्यांच्यातला जो मी पणा आहे ना तो माझ्या ठिकाणचा मी पणाच त्याला वाढला त्यांनी सांगितल्यामुळं त्यांनी तो भक्षण केला असा हा विलक्षण भूक असलेला असा हा नंदवाळा आहे त्याला काय द्यायचंय अहम वाच्या चित्तांभ पण हे देण्यासाठी भाव पाहिजे जसं आमची वाढायची ना सांग म्हणजे सांगतो अजून आमच्या कर्नाटकात मी मंडळी स्वयंपाकामध्ये ना उजवे आहेत महाराज उजबी आहेत पण वाढण्याच्या बाबतीत डावी म्हणजे कोशिंबीर वाढतात ना त्याला चमचा नसतो आताच्या पुढच्या यंग जनरेशनला ते खपत नाही गो हो। पण तरी सुद्धा त्यांना आमती सार कढी मजगी ही मात्र हाताने नाही वाढावी भी, येत नाही त्याला ओघरावं लागतं बळी लागते तसं भगवंताला जे जे वाढायचंय जे द्यायचंय ना जे जे द्यायचंय ते भावाच्या पळीतनं द्यायचं आता काय परंपरा आहे मला पर माहित नाही पण मला माझ्या मुंजीतला प्रसंग अजून आठवतो म्हणजे बंदन झालं सायंकाळी भिक्षावर भिक्षा आणले ती कशाची घालायची तिरमुऱ्याचे लाडू पंढरपूर डाळ्याचे लाडू शेवखंडाचे लाडू बदामाचे लाडू सुपार्याचे लाडू असे तेव्हा तरी होत आता मला वाटतं पिसव्यात ठेवतात प्लॅस्टिकच्या सुधारलेली आवृत्ती आहे सगळी आता ते जे घालायचे ना ते घरातली संधीची चांदीची पळी असेल त्या पळीला गळ्यातली सोनसाखळी चपलाहार गुंडाळाचा तो लाडूच्या पळीवर ठेवायचा आणि त्या बसूच्या आणि झोळीत घालायचं अशी प्रथा तसं भगवंताला जे जे द्यायचंय ना ते सेनलेसची पळी नाही चांदीची नाही सुवर्णाचीही नाही पितळ नाही लोखंड तर नाहीच नाही ही भावाची पळी आहे भावाच्या पळीत न व्हायचुधाम चरित्र आपल्या सर्वांना ठाऊक काही सांगण्याचं प्रयोजन नाही सुदामेने काय फार मोठ असा उपहार होता हे मेवा मिठाई सुका काही नाही पोयाची नाक पण मी सुदा माडी गाठी पोहया लागी। का त्याच्या अर्थ करणात जो भाव है ना त्या भावाच शकत विदुर पत्नी नी जी विदुर भरी आले। पारे अपनी पाशी बस जा जा साल मूल्यमापन होली घरी आत्नी प्रभुपाशी बसली के सोल्ला के साथ देती है तो ही मिटक्या मारत खातो ते म्हणले कृष्णा अरे ए, ती एक खोली तिला काही कळत नाही तुला काही कळत नाही तू साल खातोयस काका म्हणले आले असं कस भगवान म्हणजे काका त्या सालात काय गोळी आहे ना तुम्हाला नाही कळायची म्हणजे तू खातो ते खूप जातो <laughs> देव भावासाला त्याला भाव भाव काय दिलं याला नाहीये भाव शबरीने काय दिलं अशी अनेक उदाहरणं पुराणामध्ये आहेत भाव आणि मग भक्तीच्या पथावर जर चालायचं असेल तर आपल्याजवळ ही भावाची शिदोरी भर भक्कम पाहिजे आणि हा जो भाव आहे ना ह्या भावाच्या ठिकाणी एकविधता आहे एकविध आम्ही न धरू पालट त्यांची ग्वाई आहे एक पण त्या छटा चा आहेत कोणत्या छटा आहेत श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनमत्मनिवेदन या सगळ्या छटा आहेत पण या सगळ्या छटा ज्यावेळी भक्ताकडनं अवलंबल्या जातात ना कधी तो आणि श्रवण सुखामध्ये रमन जाता करता करता करता मात मन का ऐसी मतला घना वेगड़ा शब्द संगटके गुरु मुखे उदयी जिससे हृदयी स्वयं भची पण मोठके मोठके गुरुमुखी ते अक्षर दीपक एका झाकुटी परी बहुते जाते अस गुरुमुखातलं वचन ऐकलं आणि तात्काळ काय झालं जीवपणाचा घात झाला का शुद्ध भाव शुद्ध भाव तू कला निघाले ते एक ग्रस्त कपडे धूत होते कपडे धुण काय अयोग्य का योग्य मला म्हटलं आवा कपडे धुतोय स्वच्छ होण्यासाठी पण ज्या पाण्याचा उपयोग करून धुतोय ना जन्म गेला तरी स्वच्छ कुठले राहिला आणि मलीन होती गेले जवळ कृपा असतात दवे असतात आपली वाट सोडून त्याच्याजवळ गेली बाबा गे अरे कपडे हो म्हणला अरे मग इथं धुन काही उपयोग नाही का नाही निर्मळ जीवन काय करील सावध तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही मामासाहेब गमतीने दृष्टांत द्यायचे कि आमचं चित्त किती मलीन किती मलीन तर परवा मी सांगून गेलो की तो पिवळा फॉस्फरस जो आहे त्याला पेटवावा लागत नाही पाण्यातनं बाहेर काढला की तो हवेत विरलेला पुराण वायू त्याच्याशी संयुक्त पाहून तो आपाप पेटतो मग त्याच्यापेक्षा खाली मग सगळी आणि घसरगुंडी आहे मग मी सांगत नाही एकदम आपण खाली येऊ हो। म्हशीचा शेणाचा ताजा पोह पेटेल तो पेट घेना पेटवा जो अग्नि है ना तो विजवेश इतक तरी मलिन नाव गौरी खान ना हाँ जरा वे निका पेटे शुद्ध चित्त शुद्ध चित्त भगवंत आपण होऊन जातो काय काका ग्रंथ असायना किती सांगावं किती सांगावं जयासे चोखटे मानसी मी होऊन यासे क्षेत्र संन्यासी ज्या निजे ज्यातील उपासी वैराग्य का पुढच्या अर्ध्या वेळीच्या चरणाचा आपल्याला काही तूर्तास विचार कर चोखटे माणसी अंतकरण आमचं शुद्ध झालं ना तो आपण येऊन तिथं राहतो नुसता नाही क्षेत्र संन्यासी आम्ही त्याला हकलायचा प्रयत्न केला तरी तो आमच्या चित्तातनं बाहेर जातच नाही हा भाव हा भाव मग असा भाव कधी त्या श्रवणात असेल कधी संकीर्तनात असेल काय संकीर्तन आहे कीर्तनाचे निटनाचे कृष्ण विष्णू आदी गोविंद तेथे असे देवउभा जनावरीचा सुंदर अभंग आहे हो संत भार पंढरीत कीर्तनाचा रागवू नका पण काय थोडासा आणि संप्रदायाचा फाजिल अहंकाराने बोलतो असं म्हणलं तरी मी तो दोष पत्करी जो थे ना जो कहीं आनंदोल्लास है ना तो तबला कथित नहीं तबला पेटी ची कथा कजिस्ट्रार घरी बोलवा रजिस्ट्रार कचेरी जाऊन करून कर लग्न आपलाशी <laughs> आणि कार्यालय घेऊन धुम धडा आदल्या संध्याकाळ सीमांत पूजना पासून मांडव परतण्यापर्यंत होणारा लग्न सोहळा म्हणजे आमचं तार लावणी मृदंग श्रुती तार घोष सेवू ब्रह्म सावडी संत भार पंढरी कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा तिथं देव आहे पत्ता विचारला असताना संतांनी सांगता भगवंतानी सांगितलं नाहम ना वसा मी वैकुंठे योगीनाम झैर हो। मग भक्ता येत्र गायन ती नारद तिथं आहे कुठ माझे भक्त तिथं माझ नामसंकीर्तन गुणसंकीर्तन लिला संकीर्तन चरित्र संकीर्तन स्वरूप संकीर्तन हे करतायत ना त्यात आणि एक गमस आहे हा कीर्तन आणि निरूपण दोन्ही शब्द आपल्या कानावर असतील निरूपण कशाला म्हणतात निर्गुण निराकार स्वरूपाच स्वरूपाच्या अंगाने केलं जाणार वर्णन हे निरूपण आणि गुणांच्या माध्यमातन लीला, चरित्राच्या माध्यमातन केलं जाणार ते संकीर्तन हा अकलू हा धातू आहे त्या धातूतनं कीर्तन हा शब्द तयार झालाय असो आपलं काही व्याकरण शिकवायचं नाही पण असा फरक आहे तत्वता फरक आहे तत्वता स्मरण भगवंताच अखंड स्मरण भाव आहे ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे अरे नाम घ्या नाम घ्या दुसरं का नाही सांगणार पण कसं घ्या नाम कसं घ्या मला एक मोठ गंती दाखला द्यायची की एखादा आणि आरोग्य हरपलेलं आहे मुखानी आणि आत अन्न घेऊ शकत नाहीये पेय घेऊ शकत नाहीये मग डॉक्टर मंडळी तसा नळीचा उपयोग करून घालतात ना तसं महाराज म्हणायचे भावाच्या नळीतन नाम घ्या भावाच्या नळी श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य कोणतीही आणि भक्तीची भावाची छटा असो पण त्या छटेमध्ये महत्वाचा भाव आहे भाव भाव आणि भाव हीच भक्ती आहे भाव आहे विना भक्तीच होऊ शकत नाही हा भाव आहे आणि असा भावाचा खुराक भावाच पाथे बरोबर आहे ज्या भगवंताकडं ही वाट आपल्याला घेऊन जाणारी आहे भक्तीची वाट आपल्याला कुठं घेऊन जाणारी आहे तर ती भगवंताकडे घेऊन जाणारी आहे गुरुदेवांचा एक सुंदर ग्रंथ आहे पथ टू गॉड मराठीत त्याच भाषांतर झालंय किंवा इस्लाम गुरुचे एक खान जुना काळ सांगतो मला बाजारात त्याचं पुस्तक ऐकाना माहीत नाही साधू संतांचा देवयान पंथ फार सुंदर छोटे त्यांनी प्रसिद्ध केलं होतं देवाकडे घेऊन जाणारा मार्ग मग जी भक्तीची वाट चाल असताना आम्ही देवापर्यंत जाऊन पोचतो भगवंतापर्यंत जाऊन पोचतो त्या भगवंताचं स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितले भगवंताच्या विषयी त्यांची संकल्पना काय आहे भगवतवाची आणि काय त्यांच्या ठिकाणी भूमिका आहे तर काही जणांनी आरोप केले काय माणसांना संतांच्या वर सुद्धा आरोप करतात काय नवलाची गोष्ट आहे ना अहो गुरुवारी यांच्याकडे ग्रस्त झाले म्हणजे आपण का आलाय काही काम आहे का परिचय नाही आपला माना तुमचं मत विचारायला आज काय कशापैकी ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी समाधी घेतली चूक नाही का केली इतक्या लवकर घेतली नसती तर पुढं मोघलांच आक्रमण जे झालं त्याला तोंड द्यायला भावनिकरित्या आणि त्यांचा उपयोग झाला असता त्यांच्या जीवित कार्याचा सा, समर्थांसारखा मामाकडे दहा मिनिटं बोलली नाही तो म्हणला मामा तुम्ही काही तुमचं मत सांगत नाही मामाने त्यांना सांगितलंय पा ज्ञानेश्वर मला चुकले असं म्हणण्याची काही दांडेकरांची पात्रता योग्यता नाही कुठं ज्ञान वार आहे कुठं आपण पण मला एवढंच म्हणावसं वाटत तुमच्या सल्लागार जर त्यांना भेटला असताना तर त्यांनी काहीतरी विचार केला असता वेगळा काही समाधान असतं म्हणलं मामा हे काही तुम्ही आपलं माझ्या तोंडाला पानं पुसताय खर तुमच मत नाही नाराज होऊन गे गेल्या मामा तुम्ही असं का नाही म्हणलं की ज्ञानेश्वर महाराज कस चुकतील असं तुम्ही का नाही त्याला विचारलं ते म्हणजे आनंदाला तुला कसं कळत नाही ज्ञानेश्वर महाराजांना बिन जिकत चुकलं म्हणतो तो दांडे कराल किती बरोबर म्हणत नाही तसं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांचं साहित्य वाघ्मय याच्यावर बहुत वाघमय गो हो, बहुत वाघमय बहुत साहित्य काही जणांनी म्हणलं की ज्ञानेश्वर महाराज निरीश्वरवादी होते ते जर आणि विठ्ठलाचे भक्त असते तर नऊ हजार तेहतीस होव्या कुठंतरी पांडुरंगाचं विठ्ठलाचं नाव आलं असतं का नाही काय तर्क <laughs> म्हणले ते एकश्वरी होते कोणी म्हणले सगुणाचा पुरस्कार करणारे होते कुणी म्हणले निर्गुणाचा पुरस्कार करणारे होते कोणी म्हणले त्यांना देव पूजेसारखा बावर मान्यच नव्हता काय आपले जे तारी तोडची थोडं आहे अरे ज्ञानेश्वर महाराज निरिश्वरवादी तो नौते गोष है निरिश्वरवादी ना तो पसायर निष्ठानी मानजी आई विश्वत्मक देवाज मगन मत निषेध कशाच के अध्यायात आज अपन वोला अज्ञा की लक्षण जी संगित पाठी सोमवार पावे बेलेसी लिंगा जावे अस सोमवारपासन रविवारपर्यंत रोज एका आणि देवाकडे धावणारा जो आहे ना त्याला त्याने काय म्हणलंय अवहेरी गावद्वारी आहे व जाधूच्या गळ्यातलं मंगळसूत्र तेव्हा गाठवायची पद्धत नव्हती वाखांडीच्या दोऱ्यात आमच्या आईची भूमिका सांगतो रोजच्या वापरात तिच्या अंगावर पंचवीस तीस तोळे सोनं होतं पुढं तिची वयामानानुसार ना दृष्टी मंदावली ते मंगळसूत्र वाढवलं ओवायला कष्ट व्हायचे मी म्हणायचा आई आपण गाठूया किवनायची नको माझं दोऱ्याच आहे तेच भर मी का म्हणजे उद्या जर मी गेले भरल्या कपालानी तुम्ही इथे सोन्यात गाठवलेलं माझ्यावर थोडं देणार आहात <laughs> स्पष्ट शब्दात तिने मला सुनाव पुन्हा मी कधी तिला विचारायच्या बांधणीत पडलो नाही मग ते मंगळसूत्र कोणी व्हायचं तर त्या गावामध्ये तनुविक्रय करणारी जी कोणी मावली असेल तिला त्या दिवशी सन्मानपूर्वक घरी बोलवायचं आणि तिने मंगळसूत्र उभायचं त्याच्या मागची भूमिका काय तिचं सौभाग्य जसं कधी पुचलं जात नाही अवघेद्वारी आहे व दायची माउलीनी शब्द वापरला आहे अखंड आणि सौभाग्यवती आपण अत्यंत कुत्सितपणे हा शब्द वापरतो ज्ञानोबरायनी त्याही माऊलीला गौरवलंय हे माउलीच हृदय अशी जी आहे की का पूज्यच आहे ना, ना तिथं एक भाव आहे ना हा तसा हा जो काही भाव आहे आपला विषय इथून निघाला की तो देव जो आहे ना असं सात दिवस सात देवाकडं नाही त्याचा त्याने निषेध केलाय त्याचा निषेध केला, केला। मग का शंभू का श्री हरी पर्यंत होय तेनी दोन देवतांचा उल्लेख केलाय हायका शंभू का श्रीआ पडयंत आवडीचा प्रेमाचा प्रेमाचा, भावाचा विषय एक भगवान शिवशंकर तरी असतील अथवा भगवान विष्णू तरी का गुरु परंपरा जी आहे ती पाहिली आदिनाथ गुरु त्यामुळं शिवाचा उल्लेख आणि उपास हे जे आहे ते विष्णुस्वरूप पांडुरंग आहे त्यामुळं का हा शंभू काश्री हरी पर्यंत होय आणि सांगतो कोणाची कोणती गुरु परंपरा असो मग स्वरूप संप्रदाय आनंद संप्रदाय प्रकाश संप्रदाय चैतन्य संप्रदाय हे चार प्रमुख संप्रदाय त्यांच्या त्यांच्या गुरुपरंपरा आहेत मुख्य महाविष्णू चैतन्याचे किंवा आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा पण कोणतीही परंपरा एक शिवशंकरापर्यंत तरी जाऊन पोचते अथवा भगवान विष्णूंच्या पर्यंत तरी तिसऱ्या कोणत्या दैवतापर्यंत कोणतीही गुरु परंपरा जाऊन थडकत नाही मग इथेही त्यांचा समन्वय आमच्या सगळ्या संतांचा हरि हरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदयी अ पंत काव्य आपलं सुंदर आहे ना आदवैचं तत्वज्ञान सांगणार आहे विठूने शिरी वाहिला देव राणा असे ना महेश आणि हा भगवान विष्णू एकमेकांचा किती संबंध आहे गमतींनी सांगितलंय बर का भगवान शिवजे जे होते ना त्यांचा मुळात वर्ण सावळात होता आणि भगवान विष्णूंचा आणि रंग हा गोरा पान होता पण शिवाना ध्यान कशाच भगवान विष्णूंच आणि कालच आपण सांगितलं होतं की चिंतने चिंतने तद्रूप त्यामुळे आपला सावळा रंग जाऊन भगवान विष्णूंची कांती प्राप्त झाली आणि भगवान विष्णूना आपली गौर काय कांती जाऊन ती सावळी कांती प्राप्त झाली चिंतन भक्तीतला एक अंग आहे विशेषत्व आहे ना दंत कथा जरी असली तरी त्यातलं तात्पर्य घ्यावं आपण आणि तात्पर्य काढायला सुद्धा बुद्धी निकोप लागती नाही मला सांगत आले अण्णा काय सांगता तुम्ही पंढरपूरला जा पंढरपूरला जा पंढरपूरला जास्त दुसरं काय सांगणार बाल तुम्हाला कुठं प्रमाण सापडलं म्हणजे अभंगा आहे गाख्यात तेथे जाऊ नका कोणी पुढे जाऊ नका का गेले गे नहीं आय जा का छोटा साहब सुंदर पंडरी से भूत मोठे आगे गेल्झी वाटे थे जाऊ नका को बहु खेतरी से रान ज वेडे होय मन अभंगातलं प्रमेथ आहे सारी आहे जाता वेडे होय मन आणि त्यामुळं तुका पंढरीस ही गेला पुन्हा जन्मा नाही आला इस तात्पर्य का जाऊ नका कोणी हे तात्पर्य <laughs> तात्पर्य काढताल पाहिजे तसं ज्ञानेश्वर महाराज निरश्रवादी नाही एकेश्वरवादी ही नाही ज्ञानेश्वर महाराजांची भगवंताविषयक जी कल्पना आहे ती तुमच्या आमच्या इतकी अत्यंत मर्यादित स्वरूपाची नाही ती व्यापक आहे व्यापक आहे नागपूरपासून बेळगावपर्यंत सारखा त्या ज्ञानेश्वरच्या निमित्ताने हिंडत असतो त्या फलटण तालुक्यात गाव आहे त्याला गोपाळकृष्णाचे आणि गावचे त्या नावाने आहे शाळी ग्राम शिलेची जर कधी गेला फळफण भागात तर त्या गावी जाऊन या दोन गायी आहेत दोन्हीकडेला त्या गाईंची मुख इतक्या प्रेम कृपा दृष्टीने त्या श्रीकृष्णाच्या मुख कमलाकडे पाहताय कृष्ण त्याच्या हातात जी काठी आहे त्या काठी आपला भार जुन उभा आहे मुरली आहे ओठात अशी मुरलीधराची मोहक मोर अस मोहक आहे ना गिरवी गाव त्याला कृष्णाची गिरवी असंच म्हणतात एक कदमाची गिरवी आणि एक गोपाळ कृष्णाची गिरवी सुंदर आहे का प्रवचन सेवा होती नृसिंह जयंती निमित्ताने गेलो आणि काही का असे अनुभव येतात महाराज त्या मंदिरात चिखपाखरू नाही मला वेळेवर जाण्याची वाईट खोड म्हणलो काव आहे की म्हणले ते कोण अंगणा घाणेकर आहे ना त्याचा आहे प्रवन म्हणलो इथं काही बैठक व्यासपीठ ज्ञानेश्वरी काय म्हणलं ते बघता आला ना म्हणजे ते बघता येत काय म्हणतो मी म्हटलं हेच काय मुक्ताफळं मुखातनं बाहेर पडत ती तरी आपल्याला कधी ऐकायला मिळणार त्यांची <laughs> मुक्ता फळं उधळून झाली त्यांनी तिच्यातनं विडीचं बंडल काढलं विडी शिलगावली फुंकू लागलं मला काही लागेल मी म्हणून तुम्ही विडी ओढा माझं काही म्हणणं नाही हां अहो पण गोपाळकृष्णाच्या मंदिरात आम्हाला काय एवढं कळत नाही काय मंदिरात देवभरच्या अंगाला आहे म्हणले मी इथ खाली आणि सोप्यात बसून ओढतो चालेल घटना का आपल्याला देवाच व्यापकत्व कळत नाही आम्हाला देवा हा आमच्यासारखा काल देह देश वस्तू यांनी परिच्छिन्न आहे असंच वाटतं भगवंताना आणि सांगावं लागलो ना आवजानंती माळा मानुसी तनु अर काय खरा बाबा ओ माधेची मज न ओळख ममता कांची विषय अंध झाले देवाच व्यापक स्वरूप आहे व्यापक स्वरूप ते राज्य तिने वर्णन केले मज भाते आव्हानिती आवाहन करतात आणि काम झालं की विसर्जन करतात वगैरे वगैरे भंगल्या म्हणती नाहीची म्हणून का आम्हाला देवाचं म्हणावं तितक तस ज्ञान नाही अजिबात नाही असंही नाही पण जसं हवं जेवढं हवं तसही नाहीच चरित्र बहना नामदेवांना देव कळत नव्हता नामदेवा हाती दूध प्याला आणि काय बाई नाही नाही दूध प्याला काय सोडा काय हा नामदेवांचं काय भाग्य हो सगळी मंडळी भगवत भक्त ना आई वडील पत्नी मुल ठीक है इतव ठीक है आई वरी मुल आ सही क्या, क्या भगवत भक्त आग्रह सन दिवाए सनदिवी चला सब सांगत नहीं आशा छह नामदे अधिकार देवे भक्तालागी उपचार मांडिये दे, घरी आले नाऊ माकू घातलं औक्षण झालं फरार केला आणि नायला सांगितलं दाई बघ मी हिचं आहे आणि त्या विटेवर उभा राहणार गप्प राहा हरू नको बोलू नको डोळू नको काही करू नको राहो बा सकाळी आणि चांदीचा दरवाजा उघडला उत्तिष्ट ब्राह्मणस्पते म्हटले मंत्र तोंडाला लोण्याचा गोळा लावला मात्र आपण पांडुरंगाच्या जागी उभे आहोत विसरले ना आणि त्या लोण्याच्या गोळ्याचा आकार कमी होऊ लागला हो बडव्यापैकी उपचार करणार म्हटलं आज काय राग कि रोज गोळा लावलेला काळेपर्यंत तेवढाचाच श्वास कमी होऊ लागला आणि पांडुरंग गरुड उभे राहिले होते आणि आपल्या नाम्याला जे काही उपचार करतायत ना भक्त मंडळी कौतुका देवे भक्तालाही उपचार मांडियेले, शांती सुखा सरी बैसविले असा अधिकार ज्यांच्या कीर्तनात नाचाव नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग किती नाचाव नाचता नाचता देवाचा तिचा कटिवस्त फिटलं याच भान नाही केवढा अधिकार नामदेवरायांचा पण नामदेवरायांना वाटत होत माझ्या आतनं खातो माझ्या आतनं पितो माझ्याशी बोलतो मी ज्याच्यावर वेळ आली तर भांडालाही कमी करत एवढाच पांडुरंग आणि ह्यामुळं चिमुकल्या मुक्ताबाईने कच्च गाडग ठरवलं ना कच्च गाडग चिडले रागावले संतापले देवाकडे गेले देव असले नामया मुक्ता म्हणाली ती नामया शरण भगवंता भगवंताचे तरी प्रत्यक्षाची त्यासी हरी शिकवी नामयासी म्हणेलाई सद्गुरुशी शरण तुला मी कळलं नाही असं नाही पण व्यापकत्वानी कळलेलो नाही आणि हे व्यापक पण मी तुला समजावून सांगू शकत नाही तुला पाहिजे असो आपला विषय नाही परमात्मा कळला पाहिजे तुकोराचे जरा उपलब्धात वेगवेगळ्या आणि खडबडीत भाषा आहे पण सत्य सांगतो शंख करत शंख कलशी ज्याचे नावे त्याचे तुझ नाही ठावे तो केवढा आहे काय नाही ज्ञानोबाईंची भगवंताची देवाची कल्पना ये उपनिषदांची कल्पना तीच आहे मूर्तंच्या अमृतंच तो मूर्तही असू शकतो तो, तो अमृतही असू शकतो तो व्यापक असून सुद्धा मर्यादित असल्यासारखा वाटू शकतो आणि मर्यादित वाटत असताना त्याच्या व्यापकत्वाला असा तो आहे आशा देवाची गाठ पडते या भक्तीच्या वाटेने गेलं असताना ये, ये भक्तीचे वाटे लाल मग ही भक्तीची वाट भक्त आणि वाटे की इतिश्री पूर्ण विराम आहे तो भगवंत यांचा एकमेकाशी काय संबंध आहे भगवंत काय भक्त काय आणि भक्ती काय तर त्रिपुटीच्या भाषेत बोलायचं तर भक्ती प्रेम सुखामध्ये भक्ती मार्गामध्ये सगुण साकार भगवंत जो है तो भोग्य है ऐ का तो भोग्य है भक्ति करना जो भक्त है तो भोगता है अशा भोग क्या भक्ता प्रभु सुखा सा प्रेम सुखा सा जो कहीं है तो भोग है पांडुरंग भोग्य भगवंत भोग्य आहे भक्ता हा आणि भोगता आहे आणि भोगत्याला भोग्याचा घडून येणार काय तो भोग आहे हा कशाचा भोग आहे काय करावा आमच्या नशिबाचा भोग नशिबाचा नाहीये हा जो भोग आहे ना कसा भोग आहे आम्ही वारकरी सकाळी भजन करतो त्यात वासुदेव म्हणून रूपकात्मक अभंग आहे भोग भोगिताची आटला भेद मला वाटतं एवढ्या वाक्यावरच का, का पाचात प्रवचन करायला पाहिजे भोग भोगीताची आटला भेद ज्ञान गृनी गावा गोविंद गाव ऐसा वासुदेव बोलतो बोल। बाकीच्या ज्या आणि वैषयिक भोग आहे इंद्रियांच्या माध्यमातन त्या इंद्रियांच्या आवडीचे जे जे भोग आहेत ना ते भोग भोगता भोगत असताना भोग्य वस्तू वेगळी मी भोगणारा भोगता वेगळा आणि मला भोगत्याला त्या भोग्य वस्तूचा भोग घडतोय अशी त्रिपुटी आहे पण भक्ती प्रेम सुखाचा भोग असा आहे की तिथं भोग्य भोग भोगता त्रिपुटीच राहत नाही त्रिपुटीच राहत मग काय होत भोग भोगीची आटला साध काही किरकोळ उदाहरण आहे म्हणाल काय उदाहरण तरी आहे आपण श्रीखंड का खाऊ शकतो काय बाप का खाऊ शकतो श्रीखंडाचा आनंद का घेऊ शकतो श्रीखंडापेक्षा आपण वेगळे आहोत ना आणि कल्पना करा श्रीखंडाच चिंतन करता करता आपण श्रीखंडच झालो कशाचा आनंद लौकिकामध्ये जडामध्ये भोग्य वस्तू वेगळी भोग वेगळा भोगता वेगळा काय ज्ञान बरं स्वप्नाचं दृष्टांत ना स्वप्न ब काय कि त्या आपल्या राज्यावर प्रचंड अस ताकद असलेलं अस परचक्र चालून आल त्याने आपलं ही सेना परचक्राला आणि परतवून लावण्यासाठी उभी केली ज्ञान हरला तरी कोण आणि जिंकला तरी कोण स्वप्नातल्या परचक्राच निराकरण करत असताना समजा हरला तरी तोच आहे जिंकला तरी तोच आहे तस फक्त भक्ती प्रेम असा असा आहे की जिथ अनुभाव्य जे आहे त्या अनुभव्याचा अनुभव आहे तो अनुभवीचा अनुभव्यापेक्षा वेगळा राहत नाही मज्यासारखस फ शब्दा तो नसले अक्कल प्रदर्शित कर महत् अहा हेक्षा वे करत नहीं तो हे श्री हरी पहिला पाहणे दुरी सारोनिया दृश्य द्रष्टा दर्शन तिपुटी नाही तिपुटी नाही अब अवती गोपी म्हणू लागली हो उत्तर प्रदेशात आणि म्हणला जात हिंदीतला आणि लाला को देखणे गई त्या नंदला पाहण्यासाठी गेले मग तिने विचारलं मग काय झालं काय झालं काय का, मैहू हो गई लाल का, एक काय सदा दृष्टान पेटलेला अग्निआय त्याच्यापासून लाम अंतरावर सरपण आहे सरपणातलं एक लाकूड उचललं ते लाकूड काय आहे त्याला जाणून शब्द वापरले ते सर्पण आहे आपण मागणीचा शब्द आहे इंधन आहे जोपर्यंत ते अग्नीत घातलं नाही तोपर्यंत ते काय आहे इंधन आहे आणि ते लाकूड उचललं आणि पेटलेल्या अग्नीत घातलं इंधन राहिलं का अग्नी झाला इंधन राहिलं नाही सर्पण राहिलं लाकूड राहिलं नाही ते काय झालं अग्नी माझी गेले अग्नि होनी तसा भक्त भक्ति प्रेमा भोग घेना भेदच भोग नहीं अनेक अंगाने भोग भोगता भक्ति प्रेम सुखा सा भोग का भोग अ भोग्य वस्तूचा तरी काळा येतो नाही तर भोग्य वस्तू भोगण्यासारखी तरी राहत नाही पाच सात दिवस ओलीन जर आणि पकवानच जेवण झालं ना तो म्हणजे बाबा आज कुठं आमंत्रण घेऊ नका बाबा काय आज घरी जीव काय करू काय कर। काय करताय पिठल वाकली का पकवान कडू ये पण त्या भोगाचा वीट आला वीट आला कधी पदार्थाचा बीट येतो व्यक्तीचा बीट येतो वस्तूचा बीट येतो थळाचा बीट येतो आणि सांगू का खूप माणसं अण्णा आम्ही चार दिवस ना तिथं जाणार आहोत गेलो की बरं वाटेल ज्याला तिथं गेल्यानंतर बरं असं वाटतं ना त्याला कुठ मसनात गेला तरी बरं वाटत नाही बरं वाटणं बाहेर नाहीये आत आहे बसल्या जागी बरं वाटत आलो बाई बरे पण आत आहे आनंद आत आहे समाधान आत आहे स्वास्थ्य आत आहे सुख आत आहे आनंदम ब्रह्मे दिव्य जाना आनंदात देव जातानी आपलं स्वरूप तिथ गेल्याने होत नाही महाराजा इथे नाभी मृगाचे कस्तुरी मृग इंडे वनंत तसा आणि हा जो काही भोगतो ना त्या भोग्य वस्तूचा कधी कंटाळा येत नाही अशी भोग्य वस्तू परमात्मा असतो परब्रम्ह असतो भगवंत आहे कधी कंटाळा नाही वीत ना पांडुरंगी विटे आयसे नाही सुख आवी तानोवारींच्या अभंगामध्ये वारंवार माय शब्द येतो बाप शब्द येतो आरुमार शब्द येतो काही मावलीचे खास शब्द आहेत त्यातला माय का छप्पन्न भाषेचा केला से गौरव छप्पन भाषा जगता नहीं महाराष्ट्र मराठीच्या ज्यादा बोरी भाषा ना जा बो है इसना। तुम्हें खानदेश भाषे कावार नी नाव उसे ज्ञानेश्वरी मै हे मै आवीट है विटे ना वीच येत कदी कदी नाही वीच येत कधी ना कधी आम्हाला विटेल कधी ना कधी ओ, कटाची आमची आहे माझा नेहमीचा अत्यंत आवडता दाखला आहे सुंदर आहे मात्र कुकर मध्ये पुरण शिजवून कट निघत नाही मोकळ्या गंजात पाचल्यात पण पाचल्यात मोकळ्या गंजापेक्षा सुद्धा आवळगळ्याच्या टोपात तपेल्यात हां असं शिजवलं ना कट तो कट चांगला काढायचा चांगली भरपूर तेलाची फोडणी करायची त्याच्यामध्ये मसाला पाहिजे वर्षभर वर वापरतो तर उपयोगी ताजा मसाला करायचा शहाजीरं पाहिजे दालचिनी पाहिजे लवंगा पाहिजेत वेलदोडे पाहिजेत काळी मिरी पाहिजे आणि भाजून काळ कुट्ट केलेलं खोबर पाहिजे असा सगळा मसाला चिंचेचा भरपूर कोळ आणि फोडणी का तडतडली ना फोडणीवर ना स्वयंपाक काय होणार आहे हे कळत मारल्या अशी ती फोडणी तड चढली प्रथम त्यात किंचेचा कोळ होता मग मसाला घालायचा मग काय तो गुळ घालायचं तो घालायचा फोडणीमध्ये हे सगळं एकजीव झालं म्हणजे कट होतायचा म्हणजे कटाची आमटी पोळ्या मी करा आमची मी <laughs> करू अशी कटाची आमटी दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी पेक्षा चांगली लागते पण तिसऱ्या दिवशी तिला चाल येतो विटते ना विठल परब्रह्म परमात्मा श्री हरी भगवंत त्याला वीत नाही का वीत नाही हा वेदांचा असा अर्धवट सोडत नाही आपल्याला तो प्रश्नाची पूर्ण उकल करून दाखव का विच नाही तेच वस्तू विचू शकते जी सावयव आहे जी कुणाना कुणाचं तरी कार्य आहे जिला कशात ना कशात तरी निर्मिती आहे ती विचारू शकते भगवंत निरवयव आहे तो जितका साकार आहे तितका निराकार आहे जितका सावय तितका निरवय जन्माध्य यत ब्रह्मसूत्र पहा येतो वा इमानी भूतानी जायते येन जातानी जिवंती संत पहा काय सांगत आहे जयापासून महिमंडळ हे झाले म्हणजे हा कुणापासून झाला हा नाही कुणापासून झाला ओम नमोजी मानशे अरे पहिली होई ज्याला पहिल्या अध्यात् कळली ना त्याला ज्ञानेश्वरीत वर्ण कळ आध्या स्वसंवेद्या वेद प्रतिपाद्या आत्मरूपा ओंकारा देवा तुची गणेशू अस समन्वय सगुण तोच आहे निर्गुण तोच आहे साकार तोच आहे निराकार तोच आहे सावय तोच आहे निरवय तोच आहे सूर तो सूक्ष्म तो एक गोविंद बस जो भोक्ता है कभी वीट ये नहीं तो स्वतः ही कभी वीटत नहीं लोक मनते भक्त है तो भगवंत है भक्ति प्रेम अनुभवता है सब आम कमा कर समाजाला काय उपयोग शाणे <laughs> असतात भाऊ काय माणसं असतात का ज्येष्ठ वैद्य नवमीचा दिवस ज्ञानेश्वर महाराज तुकारामात संत श्रेष्ठ दोघ महात्मे आषाढी वारी सोहळ्यासाठी पालखी सोहळ्याने प्रतिवर्षीप्रमाणे पुण्यात आलेले एफ सी रोड हरगसन कॉलेज जरा अंतर पडलं होतं दोघांच्या मध्ये पुणे शहरामध्ये दोघांचा सोहळा एकदम चालावा म्हणून थांबले एक सभ्य जंगल म्हणून रस्त्याच्या कडेलावली माग थांबलेली होती जिने वसावल्या होत्या मी कडेला रस्त्याची उभा होतो काव ही माणसं कुठं चालली लो पंढरपूरला चालली इतकी जग किती आहेत म्हणलं आहे अडीच तीन लाख आहेत किती दिवस लागतात म्हणलं ज्येष्ठ व जे अष्टमी ते आषा शुद्ध सतरा दिवस येतात तिथे क्षय झाला सोळा तिथेची वृद्धी झाली अठरा किती चालतात किती वेळ सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात आठ पर्यंत त्यांनी कॅल्क्युलेटर काढलं अडीच लाख गुणिले अठरा दिवस गुणिले चौदा तास म्हटलं किती मॅन पॉवर फुकट हो काय करणार <laughs> काय करणार काय भगवंत काय पट काय भक्ती प्रेम काय काय करणार नाही त्याला हो विचत नाही कधी विचत नाही किती आपला विषय नाही का पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा ज्यांनी त्याची मी मला सांगतो परिय सदा परिभोगी नवी नवी रुचि परियंती आवड़ी आवड़ी गोष्ट पो भोगता भुक्ता है ना नवी नवी रुचि नवीनपणे नवी तो आस्वाद घो नित्य नूतनता तो है ना आ हा भक्ती जो आहे विटणारा नाहीये आता मुळामध्ये भक्ती हा रस आहे का नाही इतन आणि रसशास्त्रकारांचा वादाचा मुद्दा आहे कुणी आठ रस म्हणले कुणी नऊ रस म्हणले कुणी म्हणले भक्ती हा कसला रस येऊ शकतो निवड खुलेपणा असंही मत प्रदर्शित करणारे काही आहे पण हा खरा रस आहे खरा रस आहे तुम्हाला खरं म्हणजे बाकीचे रस जे आहेत ना ते रस, रस कधी ना कधी त्या रसामध्ये विकार निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण भक्ती हा रसा जो आहे त्या रसामध्ये कधी विकृती निर्माणच होऊ शकत नाही असा हा अविट गे माय असा हा अविट रस का रस म्हणला की त्याचा स्थायी भाव आहे रस म्हणला की त्याचा आलंबन भाव आहे रस म्हणला की त्याचा आणखीन त्याला पोषक असा भाव आहे संचारी भाव आहे व्यभिचारी भाव आहे अव्यभिचारी भाव आहे उद्दीपन भाव आहे हे सगळं ममटाच रसशास्त्र आहे सगळं भक्ती रस असा आहे ना हा रस असा आहे की ज्या रसामुळं बाकीच्या सगळ्या रसाना रसत्व प्राप्त झाले बाकीचे रस जे आहेत ना ते कशाना कशाचे तरी आ, रु, रु, रु, रु, रस आहे हा लांब जाऊ नको डाविंबाचा रस मुसुंब्याचा रस संत्र्याचा रस लिंबाचा रस रस आहेत आंब्याचा रस रस काढून घेतल्यानंतर चाकण्यासारखं काही शिल्लक राहतं का नाही ना। साल आहे बिया आहेत चौथा आहे काहीतरी आहे तसं भक्तीरस म्हणजे भगवंताला लिंबू पिळणी किंवा फ्रूट प्रोसेसर अचात घाला रस तो काड़कन अस नहीं है रसो वैस विनोदा घू ना प्रमेय समझने रसो वैस तो है तो, है, तो है, रस श्रेष्ठ है रस काड़ा नहीं है तो अवघा रस है अब का संतांचा ना सुंदर आहे अवघा रंग एक झाला एक रंग आहे तो म्हणजे पाहुणे होते मराठी दुसरी शिकलेले होते मराठी दुसरी वसंतदादा पाटलांचे क्लासमेट दादानी दुसरी शाळा सोडली आमच्या त्या नाना करंदीकरांनी दुसरी शाळा सोडली वसंतदादा चीफ मिनिस्टर झाले हे फर्गेसनमध्ये मराठी दुसरी शाळा सोडलेला मनुष्य पण आमची गुणवत्ता कला पाहून फिजिक्सचे आणि लॅब असिस्टंट झाले डी सोसायटीला वेगळा रिझर्वेशन करावं लागला की यांची गुणवत्ता लक्षात घेऊन डिग्री नसतानासुद्धा आम्ही यांना आणि लॅब असिस्टंट म्हणून नेमणूक करत आहोत त्या फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये काही प्रयोग सिद्ध करण्यासाठी एक तोबास्कोप नावाचं एक उपकरण आहे एक पाव हाऊस पॉवरची छोटी मोटार असती त्या मोटारीच्या साह्याने एक गोल तबकडी एक नऊ दहा इंच व्यासाची फिरत असते त्या तबकडीवर फक्त चौकटी आखलेल्या असतात बारक्या बारक्या दीड सेंटीमीटर बाय दीड सेंटीमीटर एक चौकट काळ्या रंगाची एक चौकट पांढऱ्या रंगाची मोटर सुरू केली की ती तबकडी आपल्या अंगावरती फिरू लागते ते एक आणि आपले फिजिक्स मधला सिद्धांत प्रकाशाचा सिद्धांत सिद्ध करणार काही वेळाने त्या तबकडीला वेग आला ना काळं पांढरं वेगळं दिसत नाही अवघा रंग म्हणून मी हा फिर म्हणला दाखला गेला एक झाला का रंगी रंगला रंगी रंगे श्री रंगे, रंग जे आहेत ना ते होतात ते, होता। ते मलीन होतात मगाशी साणप्य सारखं आमटी विटणं वेगळं आणि वस्त्र वीटण वेगळं <laughs> आणि मला वाटतं तुमचा सगळ्या जणींचा अतिशय आवडता आणि वेळ घालवण्याचं साधन बुहारीन बोलवायची तिच्याशी धुंदच राहायची ती म्हणती चिंध्या चालती काट नसले तरी चालती पदर नसला तरी चालेल रंगाला पक्क पाहिजे म्हणजे ते विठक जे आहे ना ते ती बुहारीण सुद्धा हातात धरत नाही आणि तुमचा शब्द काय आहे तुम्ही विचल म्हणत नाही तुमचा प्रॉपर शब्द सांगा मला काय झालं नाही आणि कोणी सांगा जात सा भूत झालं त्याच विचून भूत झालं असा भक्ती रंग हा न विचणार आहे न फिका होणार आहे जस जस आ, काही रंग असे असतात तुम्ही जस जसं ते रंगीत वस्तू धुवाल ठिकाणचा जास्त खुलत जात तसा भक्तीरंग असा आहे जस असं प्रेम भोगाल तस तस त्या आणि रंगाला जास्त रंगपणा आणि प्राप्त होतो असा हा भक्तिरंग आहे असं हे भक्तिप्रेम सुख आहे ब्रह्म सुख आणि भक्तिप्रेम सुख ह्याची थोडीशी आपल्याला तुलना करायला पाहिजे ब्रह्म सुख कसं आहे ते निर्विशेष सुख आहे आणि भक्तिप्रेम सुख सविशेष सुख आहे म्हणजे गोपाळशास्त्री गोरे भागवत सांगताना हा विशेष समजून सांगत असतो की भक्तीप्रेम कसं आहे सविशेष आहे आणि ब्रह्म सुख सुखच आहे पण निर्विशेष म्हणजे तरी कस ज्ञान वरांची उभी सांगायची आहे खूप आयुष्यात की सोना पण कीप आहे लगड आहे गोळी आहेत बिस्कीट आहे नाना घुत सुवर्ण चांगलं वजनदार आहे पाच पन्नास आहे पण जैसे न्याहाचा साधारण चिप आहे गोळी लगड साधारण आहे आणि मग अळंकारी बर्वेपण निवार जावी म्हणली शंभर ग्रॅम वजनाची चीप आणि दहा ग्रॅम वजनाचा नेकलेस जास्त डोळ्याला काय शोभा देत हो किंमत किती तरी पटीने त्याची जास्त आहे ना पण तो नेत्राला सुख देणारा आहे तसं ब्रह्म सुख आहे सोन्याच्या चिपेसारखं आहे आणि भक्तिप्रेम सुख आहे त्या सोन्याच्या अलंकारासारखा आहे सविशेष सविशेष आहे तिथं निर्विशेषणा महाराज गमतीने विचारायचे साखरहून पड़ाव हो, का मुंगीहून साखर खावी आम्ही साखर झालो काय उपयोग लोक आम्हाला देवा मुंगी साखरे चालवा ऐरावती रत्न थोर त्याशी अंकुशाचा मान हो काय जसंय हो लाल ब्रह्मज्ञा हूक्ता आत्मस्थिति साण का होतसे की ब्रह्मभूत तो हुई भाग्य तरी ऋणी देव है सा ब्रह्मभूत जो देव ऋणी होल का नहीं, नहीं सामता है ब्रह्मभूत प्रसन्नात्मा जो है आठ देता तो ब्रह्मवीज ब्रह्मवीज वरियान ब्रह्मवीज वरिष्ठ ब्रह्मवीज वरियान भक्त हुई नहीं पो भक्त है तो ब्रह्मवीज वर है आ ब्रह्मरस आक्ति प्रेम रस युना के लिए तो हा भक्तिरस कितरी पटिनी श्रेष्ठ आमच्या संतांनी तो स्वतः चाखलाय प्राशन केलाय सेवन करतायत आणि ते म्हणतायत आम्हीच फक्त सेवन करतो तुम्हाला रानभरी त्यांचा अवतारे वाढा वया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम मिठोबाे अशी ही भक्तीची वाट आहे या वाटेन जाताना आम्ही त्या भगवंतापर्यंत पोचतो त्या भगवंताची जी भक्ती आहे भक्ताच्या ठिकाणी तो जो भक्ती प्रेम रस अनुभवतोय त्याचे अनेक अंग आहेत भक्तीचे काही प्रकार आहेत गवणी भक्ती साधनजन्य भक्ती सिद्ध भक्ती ज्ञानपूर्वा भक्ती ज्ञानोत्तर भक्ती गौणी भक्ती पुढचे शब्द ऐकल्यावर जर कानाला खटकेल व्यभिचारी भक्ती आणि अव्यविचारी भक्ती याच्याकडे उद्या आणि आपण वळू आणि मग या भक्तीचं प्रयोजन काय जी या विचार करून आपण या उडीचा आणि विचार कसा बसा पूर्ण करू पुंडरी कबरदार श्री ज्ञानरी श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाकाज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विंदरी कवार श्री ज्ञान श्री सद्गुरुशर महाराज